वाल्मिकी रामायण अयोध्याकांड स्वग बारावा कैकेचे ते दारुण शब्द ऐकून महाराजांच्या मनात चिंता उत्पन्न झाली आणि क्षण भरत्यानं वेदना झाल्या मी हे जागेपणे स्वप्न तर पाहत नाही की माझ्या चित्ताला भ्रम झालाय कि मला भूताने झपाटते कदाचित मला मनाला झालेली व्याधी तर नसेल असे विचार मनात येऊन राजाला चैन पडेन कैकेईच्या शब्दांनी त्रासल्यानंतर राजा परत सावध झाला वाघिणीला बघताच आडोसा नसलेल्या जागे असलेला हरिण जसा वेदना अनुभवतो घाबरून जातो मोठमोठ्याने श्वास सोडतो तशी किंवा मंत्राने वर्तुळात खिळवलेला भयंकर विषारी साप जसा घुटमळत राहतो तशी राजाची स्थिती झाली अरे रे ची, ची, असे रागाने उद्गार काढून राजा शोकाच्या आघाताने घेरी मूर्छित झाला बऱ्याच वेळानंतर त्याला शुद्धी आली अत्यंत दुःखी होऊन आगीने जळत असल्याप्रमाणे क्रुद्ध होऊन तो कैकेला बोलला निर्दय दुराचारिणी कुलविनाशिनी पापिष्ठे रामाने किंवा मी तुझे तरी काय वाकडे केले आहे रामाची तर आई आईप्रमाणे पाहण्याची वृत्ती आहे त्याचे वाटोवे करण्यासाठी तू अशी का सज्ज झालीस तू विशारी सरपिणी अज्ञानाने तुला राजकन्या समजून मी माझ्या घरात घेतले पण तू माझ्याच जीवावर उठलीस सगळे प्राणी मात्र रामाच्या गुणांची स्तुती करीत असताना कोणत्या अपराधाकरता मी माझ्या प्रिय पुत्राचा त्याग करावा मी एक वेळ कौशल्याला सोडेन सुमित्रेला सोडेन राजश्रीचा त्याग करेन आत्महत्याही करेन पण पितृवत्सल रामाला सोडणार नाही या ज्येष्ठ पुत्राला पाहून माझ्या अंतकरणात आनंद उचंबळतो रामाला पाहिले नाही की माझी चेतना नष्ट झाल्यासारखे होते सूर्या एक वेळ लोक राहील पाण्याविना एक वेळ धान्य जगेल पण रामा वाचून या देहात प्राण राहणार तेव्हा तू पुढे बोलूच नकोस पापिषे तुझा निश्चय सोडून दे तुझे मी पाय धरू का कर, पापी करत्रिये तुझ्या मनात ही घोर कल्पना का आली आता भरत मना प्रिय आहे की नाही याविषयी शंका येते तर तू जे अगोदर त्या राघवा संबंधी बोलीस ते सर्व भरता करता असू दे तो माझा ज्येष्ठ पुत्र आपल्याला श्रीमान आणि धर्मपालनात सुद्धा ज्येष्ठ वाटतो असे तुम्हाला गोडगोड बोलत होतीस ते बहुदा मला बरे वाटावे म्हणूनच असावे त्या ज्येष्ठाची वार्ता ऐकून तू शोकाने संतप्त झालीस आणि मलाही दुसरे कोणाच्या तरी आधीन होऊन या शून्य घरात येऊन तू पडलीस राणी तू मोठी न्याय सांभाळणारी तुझी बुद्धी विकृत झाल्यामुळे ईश्वाकूच्या कुळात हा महान अन्याय घडत आहे सुंदरी यापूर्वी तू कधीही माझे अनिष्ट किंवा अप्रिय केलेले नाही त्यामुळे तू जे बोलत आहेस त्यावर त्या माझा विश्वासच बसत नाही राम हा थोर मनाच्या भरताच्या बरोबरीने कसा आहे या संबंधी हे बाले तूच मला अनेक गोष्टी सांगितलेस ना त्या धर्माच्या धर्मात्म्या यशस्वी रामाने चौदा वर्षे वनात वास करावा हे तुला कसे बरे सुचते धर्मावर ज्याची निष्ठा त्या अत्यंत सुकुमार रामाने भयंकर आरण्यात वास करणे तुला बरे तरी कसे वाटते तुझी शुश्रुषा करणारा मनोहरी राम देश सोडून निघून जावा हे तुला का बरे हवेसे वाटते भरता हुने, राम तुझे नित्य सेवा करतो, त्या भरत तुझा विशेच भाव लक्षात पुरुषे थात ज्ञान बोलना प्रमाण कर बाबतीत को दुसा वर चढ़क्या्रिया इतकी नौकराकड़ी आक्षेप कि आरोप आई शुद्ध मनाने राम सर्व प्राणी मात्रांना समाधान देतो देश देशवासियांचे प्रिय करून तो नरश्रेष्ठ सर्वांना आपले पराक्रमाने तो लोक जिंकतो आणि दानाने द्विजांना जिंकतो गुरुजना आपल्या सेवेने आणि युद्धात शत्रूना आपल्या धनुष्याने जिंकतो सत्य दान तप त्याग मैत्रीभाव शुचिता सरळपणा विद्या आणि गुरु हे सर्व गुण रामात खचित आशा रुजुता संपन्न देवतुल्य महर्षीप्रमाणे तेजस्वी रामाविषयी राणे तुझ्या मनात पाप कसे उभे राहते लोकांशी मधुरवाणी बोलणाऱ्या रामाने कधी अप्रिय वचन उच्चारलेले मला आठवत नाही अशा प्रिय रामाला तुझ्यासाठी मी कठोर कसे बोलू जो राम क्षमा तप त्याग सत्य धर्म कृतज्ञता आणि भूतांविषयी अहिंसा सुद्धा मनात बाळवणारा त्याच्या अजून माझी गती काय होईल काही काही मी आता वृद्ध आहे माझे मरण आता मी ही दिन होऊन तुझी अर्जवे करतो माझ्यावर तू दया करावीस सागरापर्यंतच्या सगळ्या पृथ्वीत जे तुला हवेसे वाटत असेल ते सर्व मी तुला आणून दे, माझे मरण जवळ ओढून आणू नकोस कैके तुला मी हात जोडतो तुझे पाय धरतो रामाला तुझ्या पाखेखाली घे इहलो की मला अधर्माचा स्पर्शही होऊ देऊ नको महाराज दशरथ अशा शोकाने ने सतप्त विलाप करू बेभान लट कापू दुखाने तो लगेटागरा रोजगार रूप घब्द बोल राजोन वर्ष दर तुम्हें अन्ताप करीत वीर पुरुषा धर्मपरायण आहो अगा कसे तुम्हें तुमच्या सोबत अनेक राजर्षी एकत्र बसले असताना धर्माविषयी बोलू लागतील तेव्हा हे धर्मज्ञ तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल जिच्या कृपेने मी वाचलो जिने माझे संरक्षण केले त्या कैकीला के दिलेले वचन मी मिथा केले असे म्हणाल महाराज जे तुम्ही वर देऊन लगेच विपरीत बोलत आहात त्याने तुम्ही राजांच्या ब्रिजाला कलंक लावित त्या ससाण्याची आणि कबूतराची गोष्ट सांगतात ना त्याने आपले डोळे काढून दिले, का दिले आणि तो उत्तम वेळेत उल्लंघन करीत नाही राजा आपली पूर्वीची वागणूक लक्षात घेऊन वचन खोटे करू नकोस दुष्टा तू धर्म सोडून देऊन आणि रामाना अभिषेक करून कौशल्य बरोबर निरंतर सुखात राहू इच्छितोस काय मी जे मागितले तो धर्म असो अधर्म असो सत्य असो किंवा असत्य असो जे तुला मला वचन दिले आहे ते तुला ओलांडून जाता येणार नाही जर रामाला रा अभिषेक झाला तर इथे तुझ्या पुढेच मी विष पिऊ तुझ्या डोळ्या देखत मरेन एक दिवस जरी रामाची राजमाता म्हणून लोकांचे नमस्कार घेत असे मला दिसले तरी ते बरे होणार नाही नव्हे मी मेलेस म्हणून समज राजा माझी आणि भरताची शपथ घेऊन मी तुला सांगते की रामाला देशाबाहेर काढल्यावरून दुसऱ्या कशानेही मी संतुष्ट होणार नाही एवढे बोलून काही थांबली विलाप करणाऱ्या राजाला तिने अधिक प्रत्युत्तर दिले नाही राजाने कैके तिथे रामाला वनवास आणि रा राज्यपद हे अत्यंत विप्रीत ऐकले पण व्याकुळ होऊन तो थोडा वेळ काहीच बोलला नाही फक्त अप्रिय बोलणाऱ्या आपल्या प्रियेकडे राणीकडे तो टक लावून पाहत राहिला तिची हृदयाला अप्रिय वाटणारी शोक परिपूर्ण अशी वज्र कठोर वाणी ऐकून राजा अस्वस्थ झाला राणीने निश्चय केला होता आणि शपथ घातली होती ती लक्षात येताच हे राम असा निश्वास टाकून तो तोडलेल्या वृक्षाप्रमाणे कोसळून खाली पडला वेडा झालेल्या माणसासारखे त्याचे मन ठिकाणावर ना राहिले नाही पिशाटासारखे तो चाळी करू लागला मंत्राने सर्प जसा मलूल व्हावा तसा राजा मलूल झाला घायाळ होऊन दिन तो कैकेला बोला म्हणाला हितासारखे वाटणारे हे अहित तुला कुणी शिकवले भूताने झपाटल्यासारखे मला बोलताना तुला लाल वाटत नाही तुझे भ्रष्टशील कळले नव्हते पोरीला शोभेल असे तुझे वागणे आता प्रौढपणे विपरीत दिसते राज्यावर भरताने बसावे रामाने वनात जावे अशा प्रकारचे वर तू मागतायस तर तुला तसे भय कुठून उत्पन्न झाले ते तरी तुला जर भरत्याचे लोकसमाजाचे आणि भरताचे प्रिय करायचे असेल तर हा भाव आणि खोटेपणा टाकून दे हे निर्दयी पापविचारी क्षुद्र दुष्टकर्मी स्त्री न आवडणारे काय दिसते सांगा सोडून काही झाले तरी भरत राजावर बसणारच नाही कारण तो मला रामापेक्षा सुद्धा अधिक धर्मपुराय वाटतो वनात जा हे दोन शब्द मी रामाला कसे बोलू ते बोलताच चंद्रासारखी त्याच्या मुखावरची कळा निश्चित झालेली मी कशी पाहू शकेल जे योग्य करण्याचा सुरुधानसह मी निर्णय घेतला तो शत्रून हाणलेल्या सैन्याप्रमाणे मागे फिरलेला मी पाहावा तरी कसा नाना दिशा येथे एकत्र रा, झालेले राजे मला काय म्हणतील ते म्हणतील इतका दीर्घकाळ राजे करणारा हा ईश्वागो कुळातला राजा इतका मूर्ख जेव्हा अनेक गुणवान बहुश्रुत वृद्ध पुरुष मला रामाविषयी विचारतील तेव्हा कैकेईच्या जाताने मी पुत्राला उन्हा दूर पाठवून दिला असे मी त्यांना सांगू तरी कसे जर मी हे खरे सांगितले तरी ते खोटे ठरेल रामाला वनाला पाठवल्यानंतर कौशल्य का मला काय म्हणेल असले अप्रिय कृत्य करून मी तुला उत्तर तरी काय देऊ सतत माझे प्रिय इच्छिणारी मला प्रिय होणारा पुत्र देणारी प्रिय बोलणारी कौशल्य जेव्हा दासी होऊन कधी सखी होऊन कधी पत्नी होऊन कधी भगिनी होऊन आणि कधी माता होऊन माझी सेवा करी त्यावेळी मी तिचा खरे म्हणजे मान राखायला पाहिजे पण तो कधीच राखला नाही याचे कारण तू हे जे तुझ्याशी मी चांगले वागलो कर, ते आता मला ताप देतय आजाराने अपच्य कर चमचमीतन खाणे ते जसे त्रास देते तसे तुझे रामाचा अपमान त्याला वनाला द्यायला लावण्याचे मागणे मला संत करीत सुमित्रा हे सर्व पाहून भिवून जाईल ती कसा विश्वास येईल आणि अरे बिचारा वैद्यहीला दोन अप्रिय गोष्टी ऐकाव्या लागल्या मी मरण पावलो आणि राम वनाला गेला या दोन गोष्टींचा शोक करीत वैद्यही हिमवानाच्या कडे कपारीत किन्नराचा वियग झालेल्या किन्नरीप्रमाणे आपला प्राण टाकून देईल राम महा वास करीत असताना आणि मैथिली रडत असताना मी फार काळ राहण्याची जी आशा नाही मग तू विधवा होऊनच पुत्रासह करशील दृष्टेला सुरेख दिसणारे पण विष मिसळलेली दारू प्यारेल्या माणसाप्रमाणे मी तुला तू अतिशय असाध्वी असताना साध्वी म्हणून ठरवले शिकारी जसा सुस्वार ध्वनी काढून सावधाला पकडून ठेवतो आणि मग मारतो तशी तो, तो, तो खोट्या गोड शब्दाने मला बरे वाटण्यासारखे बोलत होते सुसंस्कृत माणसे म्हणा पुत्राचा विक्रय करणाऱ्या म्हणून खात्रीने असंस्कृत ठरवून दारू पिणाऱ्या ब्राह्मणाचे करावे तशी रस्त्यात माझे चित्रू करतील अरे रे केवढे हे दुःख केवढे हे आपत्ती की तुझे हे बोलणे मी सहन करीत आहे एवढे हे दुःख मला भोगावे ते मागच्या अशुभाचेच फळ पाहिजे पापीने फासाची दोरी जशी अज्ञानाने जवळ बाळगावी तसे खरोखर मी पाप्याने तुला फार काळ सांभाळले तुझ्याबरोबर मी रममाण झाले तू मृत्यू आहे कृष्ण सर्वाला हात लावा तसा मी तुला स्पर्श केला कारण मी दुरात्मा त्या महात्मा पुत्राला पिताज नसल्यासारखा करीत अहो हा राजा दशरथ अत्यंत बालिश आहे काम वासनेला विकला गेलाय हा स्त्री करता प्रिय पुत्राला वनाला पाठवित आहे आतापर्यंत त्या मुलाने ब्रम्हचर्य व्रते पाळून गुरुंच्या संगतीत वेदाभ्यास करून शरीर क्षीण केले आता त्याचा भोग काळ आला तर त्याच्यावर पुन्हाही आपत्ती आली असे लोक म्हणतील तर ते योग्यच आहे माझा मुलगा मी बोललो तर त्यावर प्रत्युत्तर करणार नाही त्याला असे मी म्हटले तर तो होय असेच म्हणे मी त्याला वनात जाण्याला सांगितले आणि तो जर नाही म्हणाला तर मला किती आवडेल पण माझा बाळ ते कधीही करणार नाही राम वनाला गेल्यानंतर सर्व लोक माझा धिकार करतील पात्र मला, कौसलेला माझा रामाचा आणि दोन पुत्रांचा जर वियोग झाला तर ती देवी दुःख सहन न होऊन माझ्याच मागोमाग येईल कौसल्यला सुमित्रेला मला आणि तीन पुत्रांना नरकात टाकून काही काही तू सुखी हो गुणाने सदोदित मंडित असलेले ईश्वाकूचे कोणी धक्का लावू शकणार नाही असे कुल नष्ट मी मेलो नरपुंगाव राम अरण्यात गेला म्हणजे तू विधवा आपल्या मुलाबरोबर हे राज्य करशील हे राज करणे तू माझ्या घरात राहायला आलेश हे दुर्दैव लोकात माझी भयंकर अपकिर्ती होणार मला खाली मान घालावे लागणार पाप करणाऱ्याची जशी होते तशी सर्व लोकांत माझी अवज्ञा होणार राजा म्हणून रथातून हत्तीवरून पुष्कळ बेळा घोड्यावरून जात असलेला माझा बाळ राम महाराष्ट्र आहाराची वेळ झाली म्हणजे कानात कुंडले घातलेले आचारी ज्याच्याकरता अहमेने पान आणि भोजन प्रसन्न मनाने बनवतात तो माझा पुत्र तोंडाने कोरड पाडणारे कडू तिखड अशी वनातली फळे खाऊन कसा बरे राहील अत्यंत मोलाची वस्त्रे निसून नित्य सुखात राहणार राम काशाय घरून कसा बरे राहील रामाने आरण्यात जावे भरताला अभिषेक व्हावा ही दारुण वाक्ये कोणी मुखातून काढली स्त्रिया लबाड स्वार्थी असतात धिक्कार असो त्यांना मी सर्व स्त्रियांविषयी हे म्हणत नाही फक्त भरताच्या आईपुरते म्हणतो हे मत्सरी द्रव्य क्रूर स्त्रिये तुला मी घरात घेतली याचा मला अनुताप होतो माझ्याकडे तुझे काय अप्रिय झालेले तुला दिसले किंवा हित असेल तेच करणाऱ्या रामामध्ये तरी तुला न आवडणार असे काय दिसले राम आपत्तीत सापडलेल्या पाहून सारे जय कृत होईल बाप आपल्या पुत्रांना आणि पतीवर प्रेम करणाऱ्या बायका आपल्या पतींनाही सोडून देतील मग माझी काय कथा का देव कुमारासारखे रूप असणाऱ्या आणि अलंकार घातलेल्या त्या माझ्या पुत्राला येताना पाहूनच केवळ त्याच्या दर्शनाने मी आनंदित होतो त्याला पाहताच जणू मी पुन्हा तरुण होतो सूर्य नसला किंवा इंद्र वर्षेला नाही तरी जगाचे व्यवहार एखाद्या वेळी चालतील पण राम येथून निघून चाललेला पाहून कोणी जेवंत राहणार नाही असे माझे मन मला सांगते विनाशाची इच्छा करणाऱ्या अकल्याणकारी अमित्र असणाऱ्या तुला मी ठेवून घेतले म्हणजे मृत्यूनच ठेवून घेतल्यासारखे झाले कितीतरी काळपर्यंत तुला मी मोहने माझ्या अंकावर धारण केले पण अरे रे तू महाविषारी सरपणी ठरवीस मी नाही लक्ष्मणासह राम नाही अशा स्थितीत तुझ्यासह भरत खुशाल राज करू दे या पुराचा था, राष्ट्राचा ने बांधवांचा संहार करून माझे अहित करणाऱ्यांशी तू बोलणी करायला लाग हे क्रूर स्त्रीये अडचणीत गाठून तू माझ्यावर प्रहार करतेस जे दे शब्द तू आवेशाने काढीतैस ते काढताना तुझे दात तुकडे तुकडे होऊन खाली कसे पडत आहेस कुणा राम अहित किंवा अप्रिय असे किंचितही बोलत नाही कठोर बोलण्याचे त्याला माहितच नाही आपल्या गुणाने सर्वांना मान्य झालेल्या मधर बोलणाऱ्या रामावर दोषारोपण तू करते कर, करतेस तरी कशी श्वासाचा अवरोध कर जाळून घे आत्महत्या कर किंवा सहस्त्रशा फाटलेल्या जमिनीत गाडून घे पण केक राजाला काळीमा लावणाऱ्या महाभयंकर असलेले तुझे मागणे मी कधीही मान्य करणार नाही वस्त्रासारख्या तू तू नेहमी खोटेपणाने गोड बोलत तुझे मनातले भाव दुष्ट आहे स्वतःच्या कुळाचा नाश करणारी प्रेमाच्या पाशासह माझ्या हृदयाचा चक्काचोर करणारी म्हणून कुरूप वाटणारी तू तु। तुझे जगणे मला सहन होईन असं झाले माझे जीवितच राहणार नाही तर, तर। सुख कुठले आले होताना आपला पुत्र नसेल जगण्यात काय सुख आहे देवी तुझ्या मी पाया पडतो कृपा कर माझे असे वाटोळे करू नकोस अनाथाप्रमाणे राजा विराप करू लागला बायकोने त्याचे मरमच पराकाष्ट आपल्या मुठीत धरले तो एखाद्या वेडा पिशाच्या प्रमाणे राणी ते दोन्ही पसरलेले पाय धरायला गेला पण मध्येच खाली पडला अयोध्याकांडाचा बारावा सर्व समाप्त